वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्वसावा इकडे तो पुरुष सिंह हात जोडून बाहेर पडताच स्त्रियांच्या मोठा आर्थ ध्वनी उठला आम्हा अनाज दुर्बळ बापुडू आणि जनांचा तो भक्कम आधार होता तो नाच कुठे बरे गेला खोडी काढली असताना सुद्धा जो रागवत नव्हता क्रोध आणणाऱ्या गोष्टी जो टाळत असे कोणी रागावले तरी त्यांना प्रसन्न करणारा आणि समदुखी होणारा कुठे गेला महा तेजस्वी राम आपली कौशल्य हिच्याशी दुसा वागे तसाच दु जो आमच्याशी वागायचा तो महात्मा कुठे गेला कैकेईने क्लेश देऊन राजाकडून बळजवरून वनाला पाठवलेला आम्हा जनांचा आणि हा जगाचा रक्षण करता कुठे येऊ हो गेला जीव लोकांचा निवारा अशा धर्मनिष्ठ सत्यवृत्ती रामाला वनवासात पाठवणारा हा राजा खरोखर निर्बुद्ध आहे अशा प्रकारे त्या राण्या वत्स विहीनं गायीप्रमाणे दुःखार्थ हंबरडा फोडून रडू आकृशा लागल्या अंत पुरात ऐकून आधीच पुत्र शोकाने पीडित झालेल्या राजा अधिकच दुःखी झाला अग्निहोत्रात आहुती पडली नाही सूर्य दिसेनासा झाला हत्तीने घास तोंडात घातला नाही गायीने वासरे पाजली नाही त्रिशंकू मंगळ गुरु बुध आणि चंद्र हे सारे दारुण ग्रह जेथल्या तेथे थांबले नक्षत्रांचे ग्रहांचे तेज नष्ट झाले विशाखाचे तारे आकाशात धुरघट प्रकाश टाकू लागले काळे मेघ वाऱ्याच्या झपाट्याने समुद्रासारखे उचंबळले राम वनात जाताच नजर हालले. सर्व दिशा आले आल्याप्रमाणे धुंद झाल्या एकही ग्रह किंवा नक्षत्र किंचितही चमकीना एकाएकी नगरातील सर्व लोक दिनवाणी झाले कुणालाच खाण्याची किंवा आनंद करण्याची वाचना राहिलेली नाही पुन्हा पुन्हा शोकाने ते व्याकुळ होत होते एकसारखे दीर्घ उसासे टाकीत होते अयोध्येतील सगळे लोक रामाचे नाव घेऊन आक्रोश करीत होते राजमार्गावर असलेल्या लोकांच्या मुखावरून अश्रू गळत होते वारा थंड वाहत नव्हता चंद्राचे दर्शन सौम्य वाटत नव्हते सूर्य पृथ्वीवर उन्हे टाकत नव्हता सारे जग पीडित झाले होते मुलांना स्त्रियांच्या पतींना भावांना कुणालाही कसली इच्छा राहिली नाही सगळे सर्व काही टाकून एकट्या रामाचे चिंतन करू लागले जे रामाचे जवळचे स्नेहीजन होते ते तर सगळे दिकमूड होऊन गेले शोक भारा त्रस्त होऊन ते बिछाण्याकडे वळलेही महात्मा राम निघून गेल्यामुळे भय आणि शोक यांनी जळत असलेली अयोध्या नगरी इंद्र नसताना पृथ्वी जशी पर्वतासह भयंकर हलू लागले होते तशी हलू लागली नगरी जिकडे तिकडे हत्तीचे योद्ध्यांचे घोड्यांचे आर्त स्वर निनादू लागले अयोध्याकांडाचा एकेचाळीसावा सर्व some of those.